श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या दिग्या वासुदेवांद सरस्वती सप्तमहात्म्य अध्याय एकावन्नवा श्री गुरुदत्तात्रेयामहा निर्विकल्प परब्रह्म हेच परमधाम हे समजण्याकरता दीपक वेद धर्मा यांच्यातील संवादाच्या रूपाने सगुण ब्रह्माचे कथन केले हा पाच हजार चारशे ओव्यांचा पन्नास अध्यायांचा ग्रंथ आहे यात भक्ती ज्ञान व वैराग्य यांचे यथार्थ व स्पष्ट वर्णन केले आहे ज्या अध्यायात जे वर्णन केले आहे ते आता सारांश रूपाने सांगतो अध्याय पहिला मंगलाचरण नवविधा भक्तीचे वर्णन सृष्टीची उत्पत्ती दत्ताचे मायबाप त्यांचे गुणस्वरूप व गुरुशिष्य कथेचा प्रारंभ अध्याय दुसरा दीपक शिष्याने केलेल्या प्रश्नांनी आनंद होऊन वेदधर्मानी त्याला पितृपुत्रसंवाद सांगून कौशिकाचे आख्यान सांगितले सतीने सूर्याला शाप दिला अनुसयेची देवांनी स्तुती केली मग सतीक ती सतीकडे आली अध्याय तिसरा सूर्योदय करविताज कौशिक मृत झाला अनुसुयेने त्याला उठविले देवांनी तिची स्तुती केली राजाने मांडव्य ऋषींना सुळावरून उतरविले त्रिमूर्ती दत्तावतार होऊन त्यांच्या नाना प्रकारच्या लिला झाल्या अध्याय चौथा उत्कृष्ट पुत्रभावा म्हणून भानुसप्तमी व्रत आणि अनंत व्रत सांगितले कार्तवीर्याचा जन्म झाला गर्गमुनी त्याला राजनिती सांगून वदत्त दत्त महात्म्या ऐकवून राजाचे मन बळविले अध्याय पाचवा दैत्यांनी देवांना जिंकले तेव्हा ते दत्तापाशी येऊन सेवा करून राहिले दैत्यांना मोहात पाडून देवांकडून मारवून देवांना परतस्वर्गात पाठविले अध्याय सहावा रसाने भरून जाऊन अर्जुन तास येऊन भेटतो दत्ताने बिभतचं रूप दाखविले तरी तो विटत नाही दत्ताने त्याची इच्छा पूर्ण केल्यावर तो राज्याच्या गादीवर बसतो अध्याय सातवा विषयांची गोडी जाऊन अर्जुन विरक्त होऊन दत्तापाशी येतो व त्याची नाना प्रकारे स्तुती करतो तेव्हा राजाच्या अंतकरणाची परीक्षा घेऊन दत्त त्याला धीर देतात मग राजा काही प्रश्न करतो अध्याय आठवा बृहस्पती व इंद्र यांचा संवाद सात गाथा इंद्राला सांगणे त्यातील शिल्पज्ञ व ब्राह्मण या दोन गाथा अध्याय नववा गायत्रीचा जप करणाऱ्या सुशील पुत्रा असं सात ब्रह्मराक्षस पीडा करतात श्री दत्त मंत्र देऊन घालवितो प्रामाणिक विष्णुदत्ता भूताने श्री दत्त दाखविला दत्ताने त्याला मुक्त केले अध्याय दहावा जन्मापासून रोगाने ग्रस्त झालेल्या ब्राह्मणाला विष्णुदत्ताने कर्मविपाक सांगून आयुष्य दिले फल दाखवून औषध दिले दुसऱ्या एका झोटिंगाचे बंधन केले व शास्त्राचे तत्व सांगितले अध्याय अकरावा कर्माच्या योगाने जीवाला विविध भ्रमण पडते त्याचे व वा गर्भवासाचे निरूपण अवस्था व लक्षण ज्ञानीपुत्र भिऊन जडाप्रमाणे वर्तन करू लागला त्याला विष्णुदत्ताने आश्वासन दिले व चांगला केला अध्याय बारावा सृष्टिक्रमकथन व्यष्टी समष्टी लक्षण विक्षेप आवरण गुरुसेवा सदाचरण श्रवणमन्षपरोक्षांचे कथन प्रत्येकाचे लक्षण तत्व पदार्थ लक्षण दोन्हीचे ऐक्य अध्याय चौदावा स्वर्गात राहणाऱ्या देवांनाही जे सुख माहित नाही ते अष्टांग योगाच्या अभ्यासाने मिळते हे दत्ताने राजाला सांगून यम नियम प्राणायाम विशद करून सांगितले अध्याय पंधरावा सजातीय प्रत्यय लक्षण विजातीयाचे निरसन निधीध्यासन अभ्यासमार्ग इतिरिक्त अभुताने राजा सांगितलं राजाने तो अभ्यास करून तो मग समाधीस्थ झाला अध्याय सोळावा अभ्यासलेल्या योगाचे दृढीकरण श्री दत्ताने राजाकडून करविले त्यास असंगपणे प्रारब्ध भोगण्याचा उपदेश केला अर्जुन स्वनगरीला आला समुद्राचे गर्भहरण यागादिक क्रिया केल्या अध्याय सतरावा राजाने यज्ञ केल्याने देव मनात भ्याले सूर्य अतिथी होऊन आला वृक्षांची राख केली राजा धर्मिष्ठ असूनही त्याच्यावर वसिष्ठांचा कोप झाला व त्यांनी राजाला शाप दिला अध्याय अठरावा अर्जुनाने दत्ताजवळ स्वधर्माने मरण मागितले रुचिकाचे आख्यान सत्यवतीचे लग्न भृगुमुनींचे भविष्य कथन शिवाने जमदग्नीचा जन्म घेतला विश्वामित्र राजा मुनी झाला अध्याय एकोणीसावा जमदग्नीचा धाकटा पुत्र राम जो विष्णूचा अवतार होता त्याने पित्याच्या आज्ञेने मातेचा गळा तोडला त्याने कीर्ती केली रेणुकेला वाचविली व वा पित्याची सेवा केली अध्याय विसावा दैवाची स्तुती राजाचे जमदग्नींच्या आश्रमात येणे मुनी त्याचे आतिथ्य केले दैव वशे भुलून राजा कामधेनूला घेऊन निघाला त्याच्यावर परशुरामाने चाल केली अध्याय एक विसावा राम हा विष्णूचा अवतार असे म्हणून अर्जुनाने त्याच्याशी युद्ध केले रामाने परशूने त्याचे भुज तोडून टाकले शेवटी त्याचा नाश केला पित्याने त्याला दोषी ठरवून तीर्थाटनास पाठविले अध्याय बावीसावा अर्जुनाच्या पुत्रांनी आश्रमात येऊन अधर्माने जमदग्नींची मान तोडली रेणुकीचे आक्रंदन मनातून येऊन ते पाहून रामाने दुःखी होऊन शत्रूचा निपात केला अध्याय तेविसावा राम पित्याचे शव व माता यांना घेऊन येऊन श्री दत्तास भेटला रेणुका व दत्त यांनी परस्परांचे स्तवण केले आवश्यक सिद्धता करून रेणुकेने सहगमन केले अध्याय चोवीसावा रामाने माता क्रिया केली दत्ताचार्यांची पूजा केली दत्तांनी त्याला पुन्हा आईबाप दाखविले क्षत्रियांचे हरण करून रामाने काश्यपाला भूदान दिले स्वतः समुद्र राहिला अध्याय पंचवीसावा पुत्र पित्याला सांगतो की गाल ऋषींनी ऋतुध्वजाला अश्व देऊन यज्ञरक्षणाला नेला त्याने पातालकेतूला जखमी केले जखमी पातालकेतूचा राजाने पाताळात पाठलाग केला तेथे मदालसा भेटली अध्याय सव्वीसावा मदासा राजाची भार्या झाली दैत्याला मारून राजा नगरीत परत आला कपटी दैत्य बंधूने मदाला फसविल्याने तिने जाळून घेतले अध्याय सत्तावीसावा स्त्रीचा विरहाने राजा राज्य सोडून वनात राहिला अश्वत नागाचे पुत्र जे त्याचे स्नेही झाले होते त्याच्या स्नेहाने दुःखी झाले दुःखी मुलांच्या समाधानासाठी नागाने सरस्वतीचा वर मिळवून शंकराला प्रसन्न केले व मदालसेला पुन्हा जिवंत मिळविले अध्याय अठ्ठावीसावा नागसुतांनी राजाला पाताळी स्वतःचे वृत्त सांगून त्याला मदालसा परत दिली आनंदाने राजा तिच्या सहनगरीला आला तिला पुत्र झाला तिने त्याला सांगितले की आईने हे ज्ञान दिले ते खोटे मानून राजाने प्रवृत्ती मार्गाची स्तुती केली अध्याय तिसावा ती स्तुती अयोग्य असली तरी स्वीकारून मदा नृपाने अलर्काला व्यवहारात हुशार केले अलर्काचे साम्राज्य पाहून त्याला विरक्त करावा म्हणून सुबाहूने त्याच्याशी युद्ध केले अध्याय एकतीसावा युद्धाचे दुःख पाहून अलर्क पळाला आईचे वचन स्मरून तो येऊन श्री दत्तास भेटला त्याचे दुःख निवारून श्री दत्तांनी त्याला ज्ञानाचा उपदेश केला अध्याय बत्तीसावा श्री दत्तांनी अलर्काला तत्वज्ञान सांगून मनोभंग व वासना क्षय यांचे सोपे उपाय सांगितले त्याला अद्वितीयात्मक दर्शन भावे म्हणून अष्टांग योगाचे साधनही सांगितले अध्याय तेहतीसावा परमपदाचे ज्ञान व्हावे म्हणून श्री दत्तांनी अलर्काला धारणाभेद सांगून योग पदरी पडावा म्हणून गुणदोषही कथन केले अध्याय चौतीसावा विरक्ती यावी म्हणून मादी सिद्धींचे वर्णन सांगून सगुन निर्गुण ध्यान सांगितले योग मंदन व्हावा म्हणून योगचर्यालक्षण व भिक्षावर्तन सांगितले अध्याय पस्तीसावा योगसाधना अनाहताचे अनुसंधान स्थिर मन होण्यासाठी प्रणवध्यान साडेतीन मात्रांचा सा भेद व क्रममुक्तिपदाचे विवेचन अध्याय छत्तीसावा वर्षाचा आत येणाऱ्या मृत्यूची लक्षणे योगाचरण करत असताना मध्येच मृत्यू आल्यास क्रममुक्ती मिळते अध्याय सदतीसावा राजाने परमानंदाने दत्तात्रयांची स्तुती केली बंधूंचे उपकार मानून भक्तीरस प्रकट केला अदृश्य रूपाहून शगुणाला अधिक मानून अलर्काने श्रीदत्ताचे स्तवन केले अध्याय अडतीसावा दत्तात्रयांच्या आज्ञेनुसार अलर्क येऊन सुबाहूला भेटला असुयाविन सुबाहू काशीराजाला बोध करून वनात निघून गेला पुत्राला राज्य देऊन अलर्कही वनात निघून गेला अध्याय एकोणचाळीसावा पुरुरव्याच्या आयुनावाच्या पुण्यशील पुत्राला पुत्र नव्हता त्याने तो दुःखी झाला दत्ताच्या सेवेत त्याने बरीच वर्षी घातली दत्ताने त्याला पुत्रप्राप्तीसाठी प्रसाद दिला अध्याय चाळीसावा राजाने दिव्य फळ राणीला दिले ती गर्भवती झाली स्वप्नात तिला दिव्य दर्शन झाले शौनकाने त्याचा अर्थ सांगितला महाप्रतापी हुंडासुराने गर्भाच्या हत्येचा पुष्कळ यत्न केला तथापि दत्तकृपेने बाळ जन्माला आले अध्याय एक्केचाळीसावा हुंडासुराने मायेच्या प्रभावाने बाळाला स्वतःच्या नगरी पळवून नेले व त्याला ठार करण्यासाठी पत्नीकडे दिले तेथे तेथेही अतिनंदनाने त्याचे रक्षण केले तो बाळ वसिष्ठांच्या हाती येऊन त्यांनी त्याचे रक्षण केले अध्याय बेचाळीसावा मायेचा प्रभाव उतरल्यावर पुत्र जवळ नसल्याने इंदूमती राणीला समजले व ती शोक करू लागली आयुराजाही तेथे येऊन दुःखी होऊन स्वतः सर्वांचा धिक्कार करून फार शोक करू लागला अध्याय त्रेचाळीसावा आयुराजा दुःखी झाल्याचे जाणून दत्तांनी नारदाला त्याच्याकडे पाठविले नारदांनी तेथे येऊन राजाला ज्ञान सांगितले आपण अस्वतंत्र असल्याचे जाणून घेऊन राजा राणीने श्री दत्ताचे स्तवन केले अध्याय चव्वेचाळीसावा नहुश बनात गेला असता त्याने आकाशवाणी ऐकली वसिष्ठांकडे येऊन त्याने स्वतःची हकीकत जाणून घेतली नंतर देव व द्विज यांना पीडा देणाऱ्या त्या हुंडासुराचा वध करण्यासाठी तो निघाला देव त्याच्या सहाय्यास आले अध्याय पंचेचाळीसावा प्राणहारक बाण सोडून दैत्यांची सैन्य नष्ट करून नहुशाने हुंडासुराशी युद्ध केले त्याची निर्भर्सना करून त्याचा वध केला अशी सोमवंशाची कीर्ती करून अशोक सुंदरीला वरून नहुषमायबापांना येऊन भेटला अध्याय सेहेळिसावा दीपकाने गुरूंना विनविल्यावर गुरुंनी त्याला सांगितले ययातीने देवयानीला वरुण शर्मिष्ठेला दासी केली पुरुचा उपकार जाणून ययातीने त्याला सिंहासन दिले दुखाने यदू वनात गेला तेथे तो दत्तांस भेटला अध्याय सत्तेचाळीसावा त्या एकाकी वनात राहूनही आनंदी राहण्याचे कारण विचारता अवधूत रूपी दत्तात्रयांनी यदूला तत्वज्ञान सांगितले त्या त्या गुरुंपासून त्याचे स्वाभाविक गुण घेतले त्यापैकी पृथ्वी वायू आकाश यापासून घेतलेले गुण सांगितले अध्याय अठ्ठेचाळीसावा अवधूत यदूला सांगतात जलापासूनच्या शिक्षणाने पवित्र झालो अग्निपासूनच्या बोधाने वीट घालवून नीट राहिलो जागृत आदी अवस्था सोडण्यासाठी चंद्र व सूर्य हे गुरु केले अतिस्नेह टाकण्यासाठी कवडा गुरु केला एकूण पन्नासावा इच्छा सोडण्यासाठी अजगर गुरु गांभीर्यासाठी समुद्र गुरु रूपाची आसक्ती सोडण्यासाठी पतंग गुरु सार घेण्यासाठी मधुकर गुरु स्त्री सोडण्याला गजगुरु भिक्षेसाठी मध हरण करणारा गुरु गीत आणि रस सोडण्यासाठी अनुक्रमे हरिण व मासा गुरु अध्याय पन्नासावा मनाच्या समाधानासाठी पिंगला विश्या बाल व कुरर म्हणजे टिटाऊ म्हणजे टिटवी हे गुरु केले स्त्री कंकण सर्प शरकार पेशस्कार कोळी व मानवदेह देह यांनाही गुरु केले यासाठी मी बुद्धी व अवलोकन शक्ती यांचा उपयोग केला विविध धर्मांचा समावेश असलेले ज्ञान आणि भक्तिरस परिपूर्ण असे हे श्री दत्तचरित्र मूर्तिमंत ब्रह्म आहे ब्रह्म अरूप असून कोणाला दिसून येत नाही उपनिषदांचे श्रवण मनन व ध्यान ह्यांनी ते कळते विशेषेकरून मंद बुद्धी मनुष्याना उपनिषदातील ज्ञानाचे आकलन होत नाही दयाळू अत्रिनंदनाने त्याकरिता हे लेखन करविले हे जगत्पाल का हे जगत्कारणा ब्रह्मदेवा हे जगत, जगत, जगत तारका शंभो तुमचा जय असो हे चित्तहारका तुला नमस्कार असो तूच सुष्टांचा सुरक्षक वदुष्टांचा शिक्षक आहेस लोकांचा उद्धार करण्यासाठी तूच हे ग्रंथ कौतुक करविलेस तूच परात्पर परम ज्योती परब्रह्ममूर्ती आहेस तुझी गती कोण जाणतो तू श्री दत्त स्वयंज्योती आहेस तुझा विहार स्वभक्तांच्या हृदयात आहे तू सतत भक्ताधीन आहेस म्हणून मी तुझ्यापुढे हात पसरून मागतो की ह्या ग्रंथात सतत सान्निध्य ठेव तूच मंद बुद्धीच्या लोकांवर कृपा करणारा आहेस तूच वक्ता श्रोता व पृच्छक आहेस तूच चालविणारा भासविणारा व निरमत्सर ग्रंथ ग्राहक आहेस भ्रमराला कधी पद्मिनी स्वतःकडे बोलविते तर कधी चंपक वृक्ष माघारा फिरवितो हा विचार करून हा ग्रंथ येथे पुरा केला आहे त्र्यंतिक्षिते अठराशे तेवीस मिते शालिवाहंशकलौ अम्राभ्राक्षे मिते क्षिप्रातटे ग्रथोयुदता श्रीमत्परमहंसपरीव्राजकाचार्यवर्मीम्री सद्गुदेववासुदेवानंद सरस्वतीकृत श्रीदत्तमहात्म्यं सूर्ण तत्त्देदत्तात्रेयापणमस्तु श्रीवल्लभ न हरी दत्ता या दिग वासुदेवांद सरस्वती सर्वे मात्र श्री वल्लभ न हरी दत्ता या दिगा वासुदेवा सरस्वती सर्वे मात्रिपा